वाल्मिकिरामायण अयोध्याकांड सर्व तिसरा उमरलेल्या कमलाप्रमाणे सर्व बाजूने आपल्यापुढे झालेल्या अंजलीचा आदर करून राजा सर्व लोकांना प्रिय आणि हिताचे असे वचन बोलला मी फार फार संतुष्ट झालोय माझ्या ज्येष्ठप्रिय पुत्राला यवराजपती बसवावे असे आपण इच्छा करीत आहात माझा हा, हा अतुलनीय गौरव आहे सत्कार केलेल्या निमंत्रितांना असे बोलून राजा वसिष्ठ वामदेव या ब्राह्मणा म्हणाला या लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे हा शोभयवंत चैत्रमयनाय पवित्र आहे अरण्यपूर फुलवणार आहे रामाच्या यवराजा करता काय काय लागेल ते सर्व सज्ज ठेवावे राजाचं हे राजा वाक्य ऐकताच लोकांनी मोठा घोष केला आहे तो हळूहळू शमल्यानंतर राजा मुनिश्रेष्ठ वशिष्ठाने म्हणाला रामाच्या अभिषेका करता जे कर्म आणि साधन सामग्री लागेल त्याचे आपण आज्ञा द्यावी राजाचे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठ वशिष्ठाने हात जोडून सज्ज उभे असलेल्या मंत्र्यांना सुवर्ण रत्ने पूजा द्रव्ये सर्व वनस्पती शुभ्र फुले लाह्या वेगळ्या वेगळ्या पात्रातून मध आणि वितळवलेले लोणी नवी कोरी वस्त्रे रथ सर्व अयोध्ये चतुरंग सैन्य तसंच शुभरक्षणे हत्ती दोन चौऱ्या ध्वज आणि पांढरेट रंगाचे छत्र उत्कृष्ट सोन्याचे शंभर कलश सुवर्णाने मनवलेल्या शिंगाचा एक बैल आणि संपूर्ण असे वाघाचे कातडे हे सर्व आणण्याची आज्ञा केली याहून आणखी जे काही लागेल ते सर्व सिद्ध ठेवा उद्या सकाळी महाराजांच्या अग्निमंदिरात ते सर्व आणून ठेवा अंतपुराचे आणि साऱ्या नगराचे द्वारे चंदनाचा माळाने आणि अत्यंत सुवासिक झोपाने पूजिले जाऊ दे एक लक्ष द्विजांना त्यांच्या इच्छा पूर्ण होतील इतके उत्कृष्ट अन्न दही दूज घातलेले द्यावे द्विजांचे जे मुख्य असतील त्यांचा उद्या सत्कार करून तूप दही लाह्या आणि पुष्कळ दक्षिणा त्यांना द्यावी उद्या सकाळी अगदी वेळी स्वस्ती होईल त्याकरता ब्राह्मणांना निमंत्रण जाऊन त्यांच्या बसण्याची व्यवस्था करून ठेवावी पताका लावाव्यात राजमार्गावर पाणी शिंपडावे सर्व नर्तक आणि राज्यसभेतील दागिने घातलेल्या गायिका यांनी राजमंदिराच्या दुसऱ्या चौकात जाऊन ते थांबावे जे सत्कारार्ह आहेत असतील त्यांना अन्न आणि इतर खाद्य दक्षिणा देऊन देवालये आणि होमगृहेलग अलग, -अलग बसवावे लांब लचक तलवारी घेतलेल्या आणि दंडानं चांबडे बांधलेल्या तसेच कवच घालून सज्ज झालेल्या योद्ध्याने महोत्सवाकरता ठरवलेल्या महाराज प्रांगणात प्रवेश करावा असे आदेश देऊन ते दोघे विप्र वसिष्ठाने वामदेव इतर क्रियांकडे लागले उरले सुरलेले राजाला विचारून त्यांनी केले आणि राजाकडे जाऊन आपण सांगितले तसे सर्व करण्यात आले असे आनंदित मनाने हर्षोत्फुल्ल वदनाने त्या उभय द्विजतमाने सांगितले मग तेजस्वी राजा सुमंत्राला म्हणाला आत्मनिग्रही रामाला तुम्ही लवकर घेऊन या बरे असे म्हणून सुमंत्र राजाच्या आज्ञेने रथी श्रेष्ठ रामाला रथात घालून घेऊन आला तेथे एकत्र असलेले पूर्वेकडील उत्तरेकडील पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील राजे तसेच मेंच आर्य आणि इतर अरण्य पर्वतनिवासी राजे इंद्राला वेढून तसे देव असावे तसे दशरथ राजाला वेढून बसले होते त्यांच्या मध्यात तो राजी देवामध्ये इंद्र तसा शोभत होता प्रासादात बसलेल्या त्या दशर आपला पुत्र येता असे पाहिले गंधर्व राजासारखा सुंदर लोकात पराक्रमाविषयी पावलेला दीर्घ बाहू मत्त हत्तीप्रमाणे संत पावले टाके चालणारा चंद्रकांत रत्नासारखे मुक असल्यामुळे दिसायला अत्यंत रमणीय असलेला आणि आपल्या रूप औदार्य गुणाने माणसांचे चित्त हरण करून घेणारा राम त्याने पाहिला कडक उन्हाने तापून गेलेल्या माणसाना पर्जन्यामुळे जसा आल्हाद भावा, तसा त्याला येताना पाहून राजाला अत्यंत आल्हाद झाला त्याला पाहताना त्याच्या मनाची तृप्तीच होईना इकडे त्या उत्कृष्ट रथातून सुमंताने रामाला खाली उतरवले आणि आपल्या पित्याकडे चालत जाणारा रामाच्या पाठोपाठ तो हात जोडून गेला राजाला भेटण्याकरता कैलास शिखरासारख्या त्या उत्तुंग प्रासादाच्या पायऱ्या राम सारथ्यासह चढत गेला हात जोडून वडिलांच्या जवळ जाऊन तो खाली वाकला, वाक मी राम असे म्हणून त्याने हात जोडून आपल्या पुढ्यात वाकून उभ्या असलेल्या रामाला पाहून राजाने त्याचे ते जोडलेले हात धरले आणि आपल्याकडे ओढून त्या आपल्या प्रिय पुत्राला आलिंगन दिले त्याने त्याच्याकरता सिद्ध करून ठेवलेल्या रत्नखचित सुवर्णाने मढवलेल्या उत्कृष्ट आसनावर त्याला बसण्यास सांगितले त्या श्रेष्ठ आसनावर बसलेल्या राम तेजाने झळा <coughs> उदयकरी जसा निर्मळ रवी आपल्या तेजाने मेरू पर्वताला प्रकाशित करून सोडतो तशी रामाच्या तेजाने ती सभा सुद्धा झळाळू लागली शरद ऋतूतील स्वच्छ दिसणारे ग्रहनक्षत्र युक्त आकाश चंद्राने उजळून टाकावे तशी ती सभा रामाने उजळून टाकली त्या आपल्या प्रिय पुत्राला पाहताना राजाला जणवा अर्षात स्वतःचे अलंकारयुक्त प्रतिबिंबच आपण पाहत असा संतोष झाला पुत्रवंतामध्ये श्रेष्ठ असणारा राजा स्थिरपणे बसलेल्या आपल्या पुत्राला कश्यपाने देवेंद्राशी बोलावेत तसे बोला माझ्या जेष्ठ ज्येष्ठ पत्नीच्या पोटी तुला तू रामा गुणाने जेष्ठ, मला प्रिय असणारा पुत्र जन्म तू आपल्या गुणाने या प्रजाजना संतोष दिला आहेस म्हणून पुष्य नक्षत्र योगाच्या मुहूर्तावर तू युवराजपदाचा स्वीकार कर लोकांनी स्वेच्छेने तुला गुणवान ठरवले गुणवान असलास तरी मुला तुझ्या हिताचे चार शब्द मी तुला सांगणार आहे तू आणखी विनित हो सदा जितेंद्रिय राहा काम आणि क्रोध यातून निर्माण होणारी व्यसने टाकून दे अप्रत्यक्षपणे सर्वत्र राहून तसेच प्रत्यक्षपणे उपस्थित राहून अमात्यादी सर्व प्रजाजना संतोष दे धान्यादी कोठे आणि आयुधागारे यांच्यात पुष्कर मोठा संग्रह करून ठे प्रजेची अनुमती आणि प्रेम घेऊन जो, जो पृथ्वीचे पालन करतो त्याच्यामुळे देवांना अमृत प्राप्तीमुळे व्हावा तसा त्याच्या मित्रांना आनंद होतो म्हणून मुलात तू स्वतःचे नियमन करून अशा रीतीने युक्त आचरण कर हे दशरथाचे बोल ऐकून रामाचे प्रिय करणार जे सुरू होते ते लगबगीने कौशल्याकडे गेले आणि तिला त्याने हे वृत्त सांगितले हे प्रिय वर्तमान आणून राम लोकांचा राजाचे भाषण ऐकून आपल्याला हवे तेच मिळाले असे मानून राजाचा निरोप घेऊन लगबगिने आपल्या घरी गेले आणि आनंदित मनाने त्याने देवांची पूजा केली अयोध्या तिसरा सर्ग समाप्त